मनी राम वैकरी राम जावा, पुडे तो, प्रभा श्लोक विचार कर वर दि अगे व्यवहारिक उपाय समर्थ संगसे मेरे को ही साधाव्या आचरण आोप्या जाव्या अनि करीत रहे तर अधिक अधिक अशा निष्ठे कर आदेश समर्थन आदेशाने एक, एक प्रकार होता व जागे होने कशाला मनता ते प्रभात शब्द ने एक विशिष्ट का सुचविर्योदयापूर्वी दोन दोनतीन घटका सा मन प्रभत का सा चिंतना रेनौ दावा जोपना चांगलीग ये आयुर्वेद ने हा का वाता संगित मूल शुद्धी दृष्टि ही अधिक उपयुक्त शरीर हलके उत्साही ही वेळ शित्र यावेळी केलेल्या नामस्मरणाचा परिणाम शरीर मन, मन बुद्धीवर चांगला हितकर असाच होतो मृगजीनावर लोकरीच्या आसनावर वा टनक अशा स्वतःच्या अंतुरणावर साधी मांडी घालून शक्यतो ताठ बसावे तोंड पूर्वेकडे वाढ असावे हात नावीच्या खाली अर्धांजली करून एकमेकांवर ठेवावेत किंवा गुडघ्यावर ठेवावेत आणि मग मनातल्या मनात, मनात इष्ट देवतेचे नामस्मरण करावे हे नामस्मरण वैखरी वाणीच्या आधी ज्या मध्यमा आणि परा अशा वाणी शास्त्रकारांनी सांगितले आहेत त्याद्वारा करावे द्वारा नामस्मरण घडणे ही गोष्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार अवघड अशी आहे एखाद्या महात्म्याला हे साधलेले असेल एकाग्रता पूर्ण होऊन ती ध्यानाच्या पातळीवर चढली बुद्धी स्थिरावली मन चंचलता टाकून निर्मासन झाले म्हणजेच परावानी कार्यक्षम होऊ शकते दीर्घकालीन सातत्य शरीर मनाची शुद्धता आणि उत्कट प्रयत्न याविना हे साधणारे नव्हे आरंभी आरंभी तरीदा न लगनेकर थोड़ा वे मानसिक नमस्म कर लगने पूर्वी का नाम उच्चारावा अपने जुनिया परंपरत पहाटे वे निरनिरा प्रतस्मरण स्त्रोत्र व भूपा मनाया पद्धति है गे पीढ़ी पर्यतः वलन समाजा सर्वाधिक होते अगे तमाशगि भोपा रचना के लिए वर्तमान काळे मात्र हे सर्व नव्याने सांगण्याचा प्रसंग आलेला आहे तरुण पिढीमध्ये हा आचार जवळजवळ राहिलेला नाही उलट बुद्धिवादाच्या नावाखाली यात काय अर्थ आहे हे कशाला याचा काय उपयोग असे प्रश्न विचारून टिकून राहिलेले अनेक चांगले आचारही जीवनाला पारखे होतील अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे जुन्या गोष्टी मोडून काढल्या पण त्या जागी नवीन चांगले आचार मात्र रूढ केलेच नाहीत त्यामुळे एकतरेची पोपळी निर्माण झाली नैराश्य वाढले के लिए नवीन दे ले ले, अनि तरी उपयुक्तता सिद्ध फैशन खा न पीढ़ी मे घुस पर संदिग्ध परलोके पी त्याजा मेवा शुभम जनह नास्तिको हानि अस्तिकेत नास्तिको अस्ति नास्ति हताह अवहारिक दृष्टिया फार महत्वा ईश्वर आहे की नाही नामस्मरणात वेळ घालवावा की नाही त्यामुळे कोणता लाभ होतो याचा निर्णय झाला नाही तर सकाळच्या वेळातील दहा पंधरा मिनटे नामस्मरणात घालविली तर असा कोणता विशेष तोटा होणार आहे माझ्या अल्पबुद्धीला वाटले त्याप्रमाणे खरोखरी समजा परमेश्वर नसला तर नामस्मरणात घालविलेली दहा पंधरा मिनटे वाया जातील असा कितीतरी वेळ वाया जातो हे आपण आहेस पण ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्यासारखे थोर थोर महात्मे विचारवंत पुरुष सांगतात त्याप्रमाणे परमेश्वर खरोखरीच असेल तर त्याच्याकरिता मी दहा पंधरा मिनिटे देऊ शकत नसेल तर मी माझ्या आध्यात्मिक लाभाच्या दृष्टीने केवढी तरी हानी करून घेतली असेच होणार नाही काय यासाठी या नामस्मरणाने झाला तर लाभच होईल तोटा काहीच नाही असा विचार करून नामस्मरण करावे यालाच डू ऑन द सेफर म्हणतात थोड्या निराळ्या प्रकारचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगतो उन्हाळ्यात लोणावळ्यास राहणी होत असताना मी कामासाठी रोज लोणावळ्याहून पुण्यास येत असे सकाळी दहा ते दहा 10 दहा वाजता गाडी असायची साडे अकरा ते बारा वाजता मी पुण्यास पोहचायचो महाविद्यालयात जाऊन काम करून पुन्हा संध्याकाळी परतायचे सकाळी जाताना जेऊन जायचे ती दादा मला रोज शिदोरी घेऊन जाण्यास भाग पाडायचे मी म्हणत असे हा प्रवास रोजचा आहे दीड तासात संपतो मी जेवून जातो तेव्हा रोज शिदोरी बरोबर कशाला दादा म्हणत हमाल करावा लागेल इतके त्याचे ओजे होते का तुला प्रवासात काहीतरी शिदोरी बरोबर पाहिजे अशी आपली पद्धत आहे शास्त्रात कुठे वचन आहे की नाही हे ना तुझ्या शोधून काढ ते मला रोज आठवणीने शिदोरी घेण्यास लावीत एकदा वाटेत गाडीचे काहीतरी बिघडले आणि मध्येच कुठेतरी थांबली चार पाच तास खोबून राहावे लागले आणि मग ज्यांच्या नामस्मरणात घालविलेला वेळ अनावश्यक वाटला तरी असाच उपयुक्त ठरणे शक्य आहे आज आपण ज्या तऱ्हेचे जीवन जगत आहोत त्यात शरीर मन बुद्धीवर अनेक प्रकारचे ताण सतत पडत असतात या वाढत्या ताना तानामुळेश रक्तदा हृदयरोग यासारखे लहान मोठ्या विकार वाढ नाही ना करण्याच्या दृष्टीने पहाटेच्या प्रसन्न वेळी शांतपणे केलेल्या नामस्मरणाचा पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे अगदी यांत्रिक पद्धतीने केलेल्या नामस्मरणादिकृतीचाही काही लाभ आहे भावेने बाव, भावाने श्रद्धेने निष्ठेने केले तर अधिक से अधिक फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही नुसते पहाटे तेवढे असे करीत असावे म्हणजे त्याचा परिणाम मध्यम येथील व पश्चिमतेतील उच्चार उच्चारणावरही होतो एकांती तर घ्यावेच पण लोकातही घ्यावे यासाठी अहो जाता उठत बसता काम करिता या श्लोकाने समस्ताची लज्जा ते पुरेसा अभ्यास नसेल जीवन शुद्ध म्हणावे असे सांगितले आहे काही काळ वेळ टाळ मृदंगाच्या घोषातही घ्यावे त्यातील जे शक्य असे आहे ते शक्य तितके अधिक वेळ नियमाने आदराने प्रेमाने निष्ठेने करावे ये नामस्मरणासंबंधी सांगितले आता एरवीचे वर्तन कसे असावे तेही समर्थ सांगतात जेणे विभाळा असे संत वचन प्रसिद्ध आहे नामस्मरण व पूजा अर्चा आधी कोणते धार्मिक कृत्य हे त्याच्या जोडीने आचार विचारातील पवित्रता चढत्या वाढत्या क्रमांकाने स्वीकारल्या वाचून फलद्रुप होत नाही हे निश्चित समजावे मुनुन पहले दोन करावे संगत आदरणीय स्वीकार्य है तो आचरण पाजे त्याग होता कामे आता सदाचार शब्द के अर्थ दोन तीन रीति ने करता सद आचार बरबर सदाचार असे म्हणावे किंवा ठेवण्यास सत्य म्हणजे काय ते कळले पाहिजे हे इतके सोपे नाही विचार करणाऱ्या बुद्धीतले गुणदोष वस्तुस्थितीला झाकून जे असे आहे त्यापेक्षा जाण्यासाठी दर्शन बुद्धी अत्यंत निर्मळ पूर्वग्रहरहित तीक्ष्ण आणि निश्चल असली पाहिजे लाकडे मोजण्याचा तराजू जरी तराजूच असला तरी सोने मोजण्यासाठी व प्रयोगशाळेतील महत्वाच्या रसायनाचे माप घेण्यासाठी तो उपयोगी पडत नाही तसेच नेहमीचे व्यवहार चांगलेपणाने करणारी बुद्धी कसो बुद्धीही कसोटी उतरणाऱ्या सत्याचे ज्ञान करून घेण्यास असमर्थ ठरते सत्याच्या ज्ञानासाठी बुद्धीला सूक्ष्म संवेदनाक्षम असावी लागते एका राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये रसायन मोजण्याचा तरा तुम्ही पाहिला तो मूळ वस्तूपेक्षा अधिक खोल पक्का पाया घेऊन तळापासून भरून आणलेल्या कॉन्क्रीटच्या ओट्यावर कोन्हाळा करून बसलेला होता इतकी सूक्ष्मता आपल्या बुद्धीला कुठून आणायची संतांनी हा तराजू उपलब्ध करून घेतलेला असतो यासाठी सत्याचा आजार हा जो सदाचाराचा अर्थ केला जातो तो आपल्या दृष्टीने निरुपयोगी आहे म्हणून व्यर्थही आहे जे खरेच मोठे आहेत त्यांचा आचार तो सदाचार महाजनो येण गा पंथा सदाचाराचा हा, सदाचार हा अर्थ आपल्या उपयोगाचा आहे माणसाचे मोठे पण ठरविताना मात्र सावध राहिले पाहिजे थोडा विवेक केला तर ते मोठे पण समजून घेता येईल हा विवेक कठीण असला तरी सत्य शोधनासाठी लागणारा सूक्ष्म इतका दुर्लभ नाही निवडून आला आहे संपत्तीमान आहे सत्ताधारी आहे गोड बोलतो चांगला विद्वान वक्ता आहे ही जम्ते, जम्ते, ही। थी थी त्याच्या व्याख्यानाला सुशिक्षितांची प्रचंड गरी जमते यावरून माणसाचे थोर व्यक्ती दुसऱ्या थोर व्यक्तीपेक्षा निराळी असू शकेल पण तरीही ते थोरच गोखले आणि टिळक एकमेकांपेक्षा वेगळे होते त्यांच्या विरोध प्रसिद्ध आहे तरीही ते थोरच होते कार्याच्या दृष्टीने त्यांनी एकमेकाची झुंज घेतली असली तरी गोखल्यांची थोरली टिळकांना मान्य होती गोखल्यावरील मृत्यूलेखा टिळकांनी भूमिका उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे रानडे आणि टिळक भांडारकर आणि टिळक यांचेही असेच होते दोघेही टिळकांची योग्यता जाणून होते विरोधक असून मोठेपणा मान्य करायचे हे औदर्य सामान्य नव्हे इकाच्या दृष्टीने शंकराचार्य मोठे ठरतील तर दुसऱ्याच्या दृष्टीने मध्वाचार्य मोठे ठरतील पण हे कोणाचे अनुकरण करीत नाही यातील खरा मोठा कोण ते ठरवा मग कोणाप्रमाणे वागायचे हे पाहू तोवर मी आपल्या नटाचेच अनुकरण करतो असे म्हणून माणूस सदाचारही टाळीत असला ही स्थिती चांगली नाही श्रेष्ठ व्यक्तीवर थोड माणसावर श्रद्धा ठेवावी आणि त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे हेच चांगले मनातून वाईट गेले म्हणून शरीरातून जाईल हे कितीही खरे असले तरी थोड्याशा निग्रहाने शरीरातून वाईट घालवण्याच्या लागल्या वाचून मनातील वाईट उठवण्याचा संभव नाही लक्षात ठेवले पाहिजे आणि रूढी आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत त्यासाठीच उंबच्यावर उंब बसू नये उंबच्यावर शिंकू नये उंब्याने पाणी पिऊ नये दक्षिणेकडे पाय करून झोपू नये यामागची कारणे कदाचित सांगता येणार नाहीत विद्वना सुद्धा का चे उत्तर देता येत नाही हे नियम कदाचित जीवनाला एक प्रकारचे अनुशासन असावे शिस्त असावी प्रत्येक कृती जाणीवपूर्वक व्हावी म्हणून असतील पण आज स्वैरतेला स्वातंत्र्य मानले जाते आमच्या खासगी जीवनात डोकावण्याचा तुम्हाला काय अधिकार असा प्रश्न उद्दामपणे विचारला जातो दुर्वर्तन लपवून ठेवावे आणि प्रतिष्ठा मिळवावी याचा हा एक प्रयत्न आहे चागले लिखा बदल जो सत्कार वाईट ले ले खाने की तैयारी का नावी समर्थ सदाचार धन्य मनता निवर मान मान्यता मिलने श्रीमंत होने यन्यता नहीं पापीरू आसने दुसर धना अभिलाषा न धरने पर स्त्री कमुक दृष्टि न पहने शक्य तो दुसरसाह आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांना पीडा न देणे दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण न करणे दुसऱ्याची निंदा न करणे स्वतःची वृत्ती प्रसन्न राखणे सदाचारा ही सदाचाराची लक्षणे आचरणात अन्यथ खरी धन्यता आहे असे ज्यांचे जीवन असते तो स्तुतीला पात्र झाला पाहिजे म्हणून खाजगी जीवन हे स्वच्छ पाहिजे कोणाचेही खासगी जीवन पाहू नये हे व्यवहारात कितीही खरे असले तरी पाहण्यासारखे खाजगी जीवन नसणे हा जीवनाचा अधोपात आहे मना वासना दुष्ट कामा न रे मना पाप नको रे म्हणा सोडू नको म्हणा अंतरिसार विचार राहो आपल्या मनात येणाऱ्या विचार तरंगाचे आपण कधी विश्लेषण केले आहे काय विश्लेषण करू केले तर भय वाटेल असे विचार कितीतरी प्रमाणात येत असतात अगदी नको त्या गोष्टी मनात येत असतात मनात येऊ नयेत म्हणून हट्टीपणा करते लहान मुलांच्या खोड्या कौतुकाने पाहत बसले तर वाढतात विरोध केला तर आणखीनच उफाळून आल्यासारख्या होतात मन चिंतिते वैरी न चिंते अशी म्हण आहे तिची यथार्थता था, कोणालाही पटावी अशीच वस्तुस्थिती असते आपल्या अगदी जवळच्या माणसाबद्दलही अशा कल्पना मनात येतात की जशी कठ्ठर शत्रूच्याही मनात येणार नाहीत यासाठी यजुर्वेदाने तन्मे मनाहा शिवसंकल्प मस्तुहू अशी प्रार्थना कळकळीने केली आहे मनात येण्याच्या वाईट विचारांचा वेग असा विलक्षण असतो की परमेश्वर कृपा करील तर त्यातून सुटका होईल एरवी नाही म्हणून मदीय हृदयी सदाशुभ विचार देवास्पुरो अशी भगवंताची प्रार्थना करावी लागते आपल्याकडे अशी धारणा आहे की अशी श्रद्धा आहे की आकाशातूनही काही देवता तथास्तू तथास्तू असे म्हणत गुप्त रुपाने फिरत असतात आपल्या मनात काहीतरी वाईट विचार यावा आणि देवतांनी तथास्तू म्हणण्यास गाठ पडावी असे होऊ नये म्हणून वाईट गोष्टी मनात आणू नयेत निदान वाईट बोलून तरी नये मनाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न यासाठी सतत करत राहिले पाहिजे मनातही वाईट न येणे हा सदाचाराचा आदर्श आहे माणूस दुसऱ्याच्या दुखाने दुःखी होतो असे पुष्कळ वेळा घडते पण माणूस दुसऱ्याच्या सुखाने सुखी येतो असा सहसा होत नाही आपले बरे न होता दुसऱ्याचे बरे झालेले पाहिले तर त्याच्या मनात पाप येते त्याचा अहंकार दुखावतो ज्याचे बरे झालेले दिसते त्याचीही निंदा करतो त्याचे दहा दो, दोष दहा लोकांत सांगितल्या वाचून यास चैन पडत नाही लग्नासारखा एखादा कौटुंबिक समारंभ चांगल्या रीतीने पार पडला कि मग त्यावर आपण होणारी टीका टिपणी ऐकण्याजोगी असते शक्ती असली तरी माणसाने दुसऱ्याचे वाईट करण्यास मुळीच मागे पाहिले नसते पण अनेक कारणाने त्याच्या सामर्थ्याला मर्यादा पडल्यामुळे तो ते घातक कृत्य करू शकत नाही बुद्धीत तर पाप येतेच पण ते पांडित्य निद्रेच्या रूपाने प्रगट होते निंदा ही मत्सराचे अगत्य आहे त्यासाठी दुष्टवासना आणि पापबुद्धी यांना मनात थारा मिळणार नाही असा प्रयत्न करीत राहिले पाहिजे पूर्वक लावावे लागतात दुसरा कोणी त्यात उपयोगी पडू शकत नाही आधी विचार मग निश्चय नंतर क्रिया असा क्रम असतो दुष्टवासनेचा परिणाम पापबुद्धीला होतो प्रत्यक्ष कृतीत जितकी बंधने असतात ती विचाराला विचाराचे लक्षात बलवान होने वाली बंधने ही ढीली होता मानूस अन्य करू लगते मनाला आवरने फार से हाथ नहीं परीर आवरने पुष्काशे स्वाधीनते समर्थ धर्म नीति सोडू नको असा उपदेश मनाला मनात वाइट विचार क्रमक्रमासे हो तुला खरोखरी वगने तरी नि धर्माला व नीति लोडु नहीं अक्षता घे अमर्थ मन कबीरांचे एक वचन या दृष्टीने विचारात घेण्यासारखे आहे कबीर मनाला मना गया तो जाने दे मत जाने दे शरीर नहीं खीची कमान तो कहां से छुटेगा तीर एखाद्याचा घात करावा असा विचार मनात येणे किती वाईट असो प्रत्यक्ष घात बाण सोडून धनुष्याची दुन दुरी उडली बंदुकीचा घोडा दाबला म्हणजे होतो तेवढे तरी निदान करू नकोस मनाने साधत नसेल तर शरीराने तरी सदाचारात राहावे त्याचाही त्याचा लाभ होऊ शकतो पूजा संध्या स्त्रे कीर्तन अन्नदाता तीर्थयात्रा या, या गोष्टी मना कराव्या मनात येत नसल्या कंटाळ येत असल्या तरी करावे, जमतील साधन त्याप्रमाणे करीत राहून अधिकाधिक चांगल्या कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करावा पण चांगल्या साधतील तर करूच नये तर नाही असे मात्र म्हणू मन चांगल्या गोष्टीत रमले तर, तर उत्तमच पण तसे होत नाही म्हणून शरीर तरी चांगल्या गोष्टीतून बाहेर काढू नये चांगल्या गोष्टीतच ठेवावे कीर्तन प्रवचनात मन कधीच रमत नाही म्हणून सर्वदा सिनेमाच पाहतो हे ठीक नाही सिनेमाचे विचार मनात येत असतील तर कीर्तन प्रवचनाला व मंदिरात मधून मधून जाऊन बसणे हे श्रेयस्कर आहे असो नसो भाव जोहा देखे पंढरी असे संतांनी म्हटले आहे ते यासाठीच मनात तितकी श्रद्धा नसली तरी पंढरपूरला आपली प्रकृती प्रवृत्ती परिस्थिती विचारात घेतली पाहिजे आदर्शाची शास्त्र वचने शब्दशा विचारात घेऊन चालणार नाहीत यासाठी समर्थाने सार काय महत्वाचे काय गुण कोणते असे अपरिहार्यपने याचा विचार करावा, विवेक अवभावित्र करावा सार विर के चांग गोष्टीत विकृति निर्माण होते संन्यासधर्म एरवी फार कड़क को इंद्रिया लाड़ी आश्रम चल रही इंद्रिय निग्रह हाथे निम पवेकानंदा संन्यासा सवलती तंबाखू खाणे ही त्यातील एक सवलत माणसाला सवलत दिली जात नाही तर ते सर्व बंधने शक्यता निर्माण होते म्हणून कमी धोक्याच्या गोष्टीत सवलत द्यावी व अधिक धोक्याच्या गोष्टी कटाक्षने टाळाव्या टाळण्यास सांगाव्या असा विचार त्यांनी तेथे सांगितला आहे माझ्या माहितीचे एक उदाहरण सांगतो एक दशग्रंथी कर्मट ब्राह्मणाचा मुलगा लहानपणापासून अत्यंत कडक शिस्तीत हे खाऊ नको असे करू नको या बंधनात वाढला त्या बापड्याला कांदा लसून तर राहोच पण गाजर वांगेही वर्ज्य होते पुढे तो महाविद्यालयात शिक्षणासाठी शहरात आला आणि इतका सोयर वागू लागला की कांदा लसूनच काय पण मध्यमासही त्याला वर्ज्य राहिले नाही सर्व समाजाच्या समाज नियमाच्या बंधनात जेव्हा काटेकोरपणे पण सहजतेने वागत असतो तेव्हा आपण स्वतः पाळत असलेले नियम वाटत नाहीत नवे थोडे अधिक नियम ही भूषणाचे कांदा व मस यामध्ये कांद्याची सवलत देणे इष्टच मानले पाहिजे आपल्याकडचे काही कडक नियम मंत्र शक्तीच्या जपणुकीसाठी होते खाद्या खाद्य स्पर्शास्पर्श हा त्यातीलच एक भाग आहे गेल्या हजार बाराशे वर्षात तरी ब्राह्मणांनी समाज म्हणून मंत्र शक्तीचा आधार शिल्लक ठेवला आहे असे दिसत नाही त्या दृष्टीने असलेले विधी निषेध आज इतके कटाक्षाने पाळावे की नाही याचा विचार केला पाहिजे अधिक जाईल अधिक वाईट टाळण्यासाठी कमी वाईटाचा विचार करणेही पुष्कळ वेळा इष्ट ठरते नेहमी विने राहू नये खरेच पण त्यावेळी फार नियम करू नये हेही लक्षात ठेवलेच पाहिजे चांगले कितीही चांगले असले तरी ते, ते, ते पचावे लागते त्याचे अजिर्ण होऊ देता कामाने अधिक चांगल्याकडून कमी चांगल्याकडे येण्यापेक्षा कमी चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे जाणे जास्त चांगले उद्योग व्यवसायात असलेल्या एका ग्रस्थाने विष्णु सहस्त्रनामाचे बारा पाठ करण्याचे एकदा ठरविले एका पाठाला आठ ते दहा मिनिटे लागतात दोन पाहुणे दोन तासाचा वेळ आपण सहज देऊ शकू असा त्याचा विचार पण हे गणित प्रत्यक्ष व्यवहारात उतरू शकले नाही बारा पाठ पुरे न होण्याचा अनुभव आल्यामुळे त्याने पाठ करणे सुटले त्याने एक पाठ करायचे ठरविले असते तर त्याचा नियम कदाचित पार पडला असता आपली शारीरिक मानसिक शक्ती किती आपल्याला किती झेपेल याचा विचार करून नियम ठरवावे लागतात हेच यातले सार होय याचा विचार माणसांनी केलाच पाहिजे